पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र वाचक डमढेरे वाचकवकर तंत्र पातवे अपरीक्षित कारक कथा पहिली एका गावात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगा झाला त्याच दिवशी त्याच्या घरात एक मुंगूस व्याले आणि व्याल्याबरोबर ते मुंगूस मेले ब्राह्मण स्त्रीने त्या तिलाची काळजी घेऊन आपल्या मुलाप्रमाणेच दूध देणे वगैरे करून त्याला वाढवले तथापि ते मुंगूस आपल्या मुलाला काही अपाय करील अशी तिला नेहमी वाटत असे आणि मुसावरती नेहमी लक्ष ठेवित असे आपला स्वतःच्या मुलगा सुरू व्यसनी मूर्ख अगर दुष्ट असला तरी तो जवळ आल्यावर आपल्याला आनंदच वाटतो लोक म्हणतात कि चंदनासारखे थंड काही नाही पण आपल्या स्वतःच्या मुलाच्या स्पर्शापुढे चंदन काहीच नाही एकदा ती मुला अंथरुणावर झोपवून घाबर घेऊन नवऱ्याला म्हणाली अहो पाणी आणण्याकरता मी तलावावर लावून येते तोपर्यंत तुम्ही या मुसावर लक्ष ठेवा तिच्या पाठोपाठ तो ब्राह्मणही घरात न थांबता भिक्षेकरिता घराबाहेर पडला जरा वेळाने काळा साप एका बिळ्यातून बाहेर आला मुंसाने तो आपला जम्मजात शत्रू आहे असे पाहून भावाचे रक्षण करण्याकरिता त्या सापाशी युद्ध केले आणि त्याची खांडोळी करून टाकली आपला पराक्रम आईला सांगण्याकरिता तोंडाला रक्त लागलेल्या ब्राह्मणाची ला। बायको घरी आली तेव्हा तोंडाला रक्त लागलेला मुलाला मारले असले पाहिजे तेव्हा रागाच्या भरात तिने आपल्या डोक्यावरची घागर त्या मुंसाच्या डोक्यावर टाकली मुंसाला मारून ती रडत रडत घरात गेली तो तेथे तिचा मुलगा शांतपणे झोपलेला असून शेजारी सापाची खांडोळी होऊन पडलेली तिला दिसली हे पाहून मुंसाला मारल्याबद्दल ती ऊर बडवून शोक करू लागली इतक्याच ब्राह्मणही भिक्षेहून परत आला त्याला पाहून ती म्हणाली अहो हे पहा तुमच्या लोभाचे फळ लोभाच्या भरीस पडून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत त्यामुळे हा माझा दुसरा मुलगा मेला माणसाने लोभ करावा पण अतिलोभ वाईट अतिलोभ केल्यामुळेच एका ब्राह्मणाच्या डोक्यावर एकसारखे चक्र फिरत राहिले ब्राह्मण म्हणाला हे कसे ती म्हणाली ऐका